वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग चव्वेचाळीसावा अशी भ्राताला सविस्तर सूचना देऊन महा तेज श्रीरामाने सोन्याची उठ असलेले खडग हाती घेतले मग तीन ठिकाणी बाग दिलेले अंगार भषण होणारे धनुष्य घेऊन आणि दोन भाते बांधून तो ताटपणे पावले टाके चालला त्या राजेंद्राला वेगाने पावले टाकीत येताना पाहून राजा शोभणारा हरिण भिवून अदृश्य झाला आणि पुन्हा दिसू लागला रामाने खडग कमरेला बांधले आणि धनुष्या हाती घेऊन जिकडे तो मृग होता तिकडे तो द्रुत गेला तेव्हा रुपाने झळकणारा तो मृग वरचे वर मागे पाहात धावत आपल्या आहे असे महामनात त्या धनुषारीला दिसले तो मृग धावायचा उड्या मारीत बराज पुढे गेला गेल्यासारखा दिसायचा कधी हाती सापडेला असा लोह उत्पन्न करायचा कधी भिवून गोंधळ्यासारखा व्हायचा तर कधी आकाशात उड्या घ्यायचा दिसता दिसता एकदम वनाच्या कुठल्या भागात अदृश्य व्हायचा शरद ऋतूत तुटक तुटक अभळाने झाकले जाणाऱ्या चंद्र तो थोड्या वेळात दिसायचा आणि पुन्हा दूर चमकायचा दिसायचे आणि अदृश्य व्हायचे अशा रीतीने मृगरूप घेतलेल्या त्या मारीच्याने रामाला त्याच्या आश्रमापासून दूर नेले त्याने मोह घातल्यामुळे विवश झालेला आणि अतिशय थकून एका कुरणात सावलीचा आसरा घेऊन उभा राहिला त्या मृगरूप म्रुगर, राक्षसाने त्याला बहकावण्याला सुरुवात केली इतर हरिणांनी जवळच वेढले गेल्याचे त्याने दाखवले आता आपल्याला हा पकडणार असे पाहताच तो पुन्हा धावू लागला आणि तत्क्षणी भीतीने पुन्हा आदृश्य झाला पुन्हा तेथून दूर असलेल्या झाडीतून तो बाहेर पडताना पाहून महा तेजस्वी रामाने त्याला ठार मारण्याचा निश्चय केला अधिकच क्रुद्ध होऊन रामाने शर बाहेर काढला तो सूर्यकिरणासारखा का तेजस्वी जणू जळत असणारा आणि शत्रुता निपात करणारा बाण होता तो धनुष्याला घट्ट लावून त्या बलवंताने जोराने त्या झळकणाऱ्या सर्पासारख्या मृगाचाच नेम धरून धनुष्य ओढले आणि ते ब्रह्म्याने निर्मिलेले तेजस्वी जळणारे अस्त्र त्याच्यावर सोडले त्या उत्कृष्ट बाणाने मृगरूप झालेल्या मारीच्याचे हृदय वज्र पडावे तसे आरपार फोडले तेव्हा तो ताडा इतका उंच उडाला आणि अतिशय व्यथित होऊन खाली पडला जेवढा अल्पवेळ त्याचा प्राण होता तेवढ्या वेळात त्याने भयंकर मोठा आवाज काढला मरणाच्या वाटेला लागलेल्या मारेजाने तो कृत्रिम देह सोडला रावणाचे सांगणे राक्षसाला आठवले आणि काय केले असता सीता लक्ष्मणाला इकडे पाठविल आणि कोणी नसताना रावण हरण करील याचा त्याने विचार केला सांप्रतची परिस्थिती लक्षात घेऊन त्याने रामासारखाच हे सीतय हे लक्ष्मणा असा आवाज काढला आणि राक्षसरूप घेतले प्राण सोडत असताना मारिचाने आपले शरीर प्रचंड केले त्या भयंकर दिसणाऱ्या राक्षसाला भूमीवर रक्ताने लिडबडून हात पा पाय पडलेला पाहून रामाला लक्ष्मणाचे शब्द आठवले हो आणि त्याचे मन सीतेकडे गेले लक्ष्मणाने पूर्वीच ही मारिचाची माया आहे असे सांगितले होते तसेच झाले हा मारीचस माझ्याकडून मारला गेला हे सीते हे लक्ष्मणा असा मोठ्याने आक्रोश करून हा राक्षस मेला तो ऐकून सीतेचे काय होईल महाबाऊ लक्ष्मणाची अवस्था काय होईल असे मनात चिंतन करीत असताना रामाच्या अंगवर रोमांच उठले त्यावेळी रामाच्या मनात मृगरूप राक्षसाला मारून आणि त्याचा ओरडा ऐकून अतिशय विषादयुक्त भयशिरले दुसऱ्या एका मृगाला मारून त्याचे मांस घेऊन त्वरेने राम जनस्थानाकडे तोंड करून निघाला अरण्यकांडाचा चव्वेचाळीसावा सर्ग समाप्त